वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्व तेविसावा राम हे बोलत असताना लक्ष्मण खालीमान घालून जणू ऐकत होता त्याचे मन दैन्य आणि हर्ष यामध्ये जोराने फिरत होते मग कपाळाला आठी घालून तो पुरुष श्रेष्ठ बिळातल्या संतापलेल्या महासर्पाप्रमाणे निश्वास टाकू लागला त्यावेळी त्याच्या मुखाकडे पाहत नव्हते क्रुद्ध झालेल्या सिंहाच्या मुखाप्रमाणे त्याचे मुख दिसत होते हत्तीने आपली सोंड हलवावी तसा आपल्या हाताचा पंजा हलवीत मान खाली बस वेडी करी, वाकडी करीत आणि वाकडा डोळा करून तेश्न दृष्टीने भावाकडे पाहत मुलाला। म्हणाला धर्माच्या बाबतीत दोष घडेल असे वाटून किंवा वाजवी शंका घेऊन तुझ्यासारखा कधी गोंधळून न जाणारा मनुष्य असे कसे बोलू शकतो तू समर्थ क्षत्रिय श्रेष्ठ असमर्थ पामर दुर्बल दैवाची अशी का म्हणून करीत आहेस तुझ्या मनाला दोन पाप्यांच्याविषयी का म्हणून शंका वाटत नाही हे धर्मात्मन धर्माचे ढोंग करून नित्य वावरणारे जगात असतात तुला त्याची जाणीव कशी नाही त्यांचे भलेपणाचे वागणे स्वार्थाचे होते लुच्चे ती दोघे आता ते सोडू पाहत आहेत रामा त्याने ते पूर्वी ठरवून ठेवलेले तर नसेल त्या उभय त्यांनी पूर्वीच तो वर दिला घेतला असेल आणि पूर्ण केला असेल तुला सोडून दुसऱ्याला अभिषेक करायचा हे कर्म त्याने आरमले आहे ते लोकांना न आवडणार आहे मला ते सहन करवत नाही वीरा मला क्षमा कर हे महा बुद्धिवंता ज्या धर्माच्या विचाराने तुझ्या बुद्धीत दुविधा निर्माण झाली आहे आणि ज्याला चिकटून राहिल्याने तू मोह पावलायस त्या धर्माविषयी सुद्धा मला द्वेष वाटतो काय वाटेल ते करण्याला समर्थ तू कैकईच्या अधीन राहून वागणाऱ्या पित्याचे धर्माला सोडून असलेले निंद्य वचन कसे पाळू शकतोस पापी बुद्धीने हा भेदभाव केलेला असताना सुद्धा तू तसा तो मानित नाहीस त्याचे मला दुःख वाटते आणि म्हणून तुझा तुझ्या प्रीतीचाही मला तिटकार आवडतो तुझीही धर्माविषयीची आसक्ती या लोकात निंदेस मानली जाईल वडील म्हणणाऱ्या पंडित्य शत्रू असणाऱ्या त्या दोघा अहित करणाऱ्या कामांध झालेल्या उभयतांची इच्छा मनाने सुद्धा तू का पुरी करावीस तुला जे लाभले होते ते दैवामुळे आणि त्या दोघांच्या मनात जे आले तेही दैवामुळेच असे जरी असले तरी तू त्या दैवाची उपेक्षा करणेच योग्य मला ते मुळीच आवडत नाही जो भित्रा आणि वीरही नसतो तोच दैवाला भसतो स्वतःला मानवंत मानणारे वीर दैवाची पूजा करीत नसतात आपल्या पुरुषार्थाने जो दैवावर मात करण्याला समर्थ आहे असा पुरुष दैवाने साधनविहीन केले तरी खचून जात नाही पण आता दैवाचे पौरुष आणि मनुष्याचेही पौरुष लोक पाहतील आणि दैव मनुष्य यांच्या यांच्यातला भेद आज उघड ज्या दैवामुळे आज तुझ्या राज्याभिषेक क्रियेवर आघा झालेल्या लोकांनी पाहिला तेच आज माणसाच्या पराक्रमाने दैव मारलेले पाहते. मदाने आणि बलाने बेफाम झालेल्या अनिर्बंधपणे धावणाऱ्या निरंकुश हाती सारख्या असणाऱ्या या दैवाला मी माझ्या पराक्रम बलाने मागे परतवतो आता रामाच्या अभिषेक विधीला सगळे लोकपाल आणि सगळे तिन्ही लोक कोणी अडथळा आणू मग पित्याची काय कथा हे राजा ज्यानी तुला अरण्यात पाठवून देण्याचे आपसात ठरवले तेच आता चौदा वर्षे अरण्यात वास करतील तुझ्या अभिषेकाला विघ्न आणून आपल्या पुत्राला राज्य देण्याची जी आशा पित्याने आणि तिने बाळगली त्या आशेचा मी चक्का चूर करून टाकणार आहे माझ्या बळाशी तुलना करता माझा उग्र पराक्रम विरोधी पक्षाला जसा दुःखदायी होईल तसे दैवबल होणार नाही सहस्र वर्षे लोटल्यानंतर तू वनवासाला गेलास म्हणजे मग तुझे पुत्र प्रजेते घालून दिला त्याला धरूनच वनवास योग्य होईल प्रजेते पालन पुत्रावर सोपवा येते राजा मनाने व्यग्र असताना राज्यात घडबड गोंधळ होईल या भीतीने हे धर्मात्मन रामा तू स्वतःकडे राज्य घेऊ इच्छित नसील तर हे वीरा वेला जसे सागराचे रक्षण करते तसे तुझ्या या राज्याचे मी रक्षण करीन तसे न करीन तर वीर लोकात माझी गणना होणार नाही असे तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो मंगल विधीने तू स्वतःला अभिषेक करून घे त्यात तू मन घाल मी एकटा बळाने राजाचे पारिपत्य करण्याला पुरेस हे माझे दोन बाहू काही शोभेसाठी नाही हे धनुष्य केवळ भूषण म्हणून बाळगलेले नाही हे खडग केवळ कमरेला बांधून ठेवण्याकरता नाही आणि हे बाण खांबा उभे करण्याकरता नाही शत्रूचा निपात करता या चारी वस्तू आहेत मला जो शत्रु वाटतो तो कोण आहे याची मला काही सुद्धा परवा नाही तीक्ष्ण धारेच्या विजेप्रमाणे चमचमाट करीत चालणाऱ्या खडगाने ज्याला पकडले तो शत्रू आहे किंवा इंद्र आहे याचा विचार मी करणार नाही माझ्या खडगाच्या आघाताने तुकडे केलेल्या हत्तीच्या घोड्यांच्या आणि रथात बसलेल्यांच्या हात मांड्या आणि डोकी याने ही भूमी भरून जाऊन तिच्यावर चालणे कठीण होईल माझ्या खडगाच्या धारेने मारलेले शत्रू विजेसह मेघ भूमीवर पडावेत तसेच जळत्या अग्निसमान भूमीवर पडतील बोटात कातड्याचे अंगुलीत त्राण घालून बाण लावलेल्या पवित्र्यात मी असताना स्वतःमध्ये पौरुष आहे असे समजणारा कोण पुरुष असे पुष्कळ बाणाने एकाला आणि एका बाणाने पुष्कळांना मी पाले माणसे घोडे हत्ती यांच्या मर्मावर मी बाण सोडे प्रभो आज माझ्या सामर्थ्याचा असा प्रभाव राजाचे प्रभुत्व काढून घेऊन तुझे प्रभुत्व स्थापन करण्यात प्रकर्षाने दिसून ये चंदनाचे लेपन करणाऱ्या भूषणे लेण्याला द्रव्यदान करण्याला आणि सुरुधांचे पालन करण्याला अनुरूप असे माझे बाहू रामा तुझ्या अभिषेक विधीला विघ्न करणाऱ्यांचे निवारण करण्याचे काम आता करते तुझा को हित शत्रुलाशापस करो दे सन ज्यादा रीति ने पृथ्वी तुझे अधीन हो मैं आज्ञा दे तुझा दास है रघुवंशा की राणा आश्रो हलुहू पुसले सांवन करोला पित्या वचना तू जा हा आहे। है अयोध्या सर्ग समाप्त